पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एकविसावे प्रार्थना प्रवचन मे सव्वीस एकोणीसशे नवी दिल्ली सोमवार मे सव्वीस एकोणीसशे आज मी व्याख्यान लिहून काढले त्यानंतर पाच वाजता मला त्या स्त्रीचे पत्र मिळाले जिने प्रार्थनेवर काल आक्षेप घेतला होता तिचे म्हणणे आहे की प्रार्थना घेऊन मी माझे वचन मोडले आहे ही गोष्ट तर माझ्या कल्पनेच्याही पलीकडे आहे मी तुम्हाला आवाहन केले होते आणि आक्षेप घेणाऱ्यांबद्दल संयम ठेवण्याकरता विनविले होते आणि तुम्ही प्रार्थना घेण्याला संमती दिली होती अशा आक्षेपांमुळे मी प्रार्थना केली नसती तर माझे वर्तन सौजन्याला धरून झाले नसते याबाबतीत उदारपणा केला असता तर तो हवेसारखा झाला असता अशा प्रकारे ऐंसा काम करत नाही यामुळे या, या स्त्रीने मला क्षमा करावी प्रार्थना सुरुच राहणार आहे मी काल जे सांगितले होते ते आज परत सांगितले पाहिजे सार्वजनिक प्रार्थना हे अमूल्य कर्तव्य आहे ते सहजपणे फेकून देता येत नाही जो त्यावर आक्षेप घेतो तो अपराध करतो परंतु आक्षेप घेणाऱ्याला मारहाण होण्याची शक्यता असेल तर मौन प्रार्थना करणे सांगले माझ्या विनोदीला प्रतिसाद देऊन तुम्ही पूर्ण शांतता पाळली आणि आक्षेप घेणाऱ्याला मारहाण करण्यात आली नाही परंतु मला जेव्हा जाणवले की या संयमाचा दुरुपयोग केला जाऊ शकतो तेव्हा मी दुसरा मार्ग अनुसरण्याचे ठरवले आक्षेप घेणारी स्त्री शांत होती याचा मला आनंद होतो तिचे स्वतःचे काही मत असले तरी ती आपल्या मनाची निश्चलता कायम ठेवी अशी मला आशा आहे मानसाने किमान सोजन्य पाळलेच पाहिजे आक्षेपक असले तरी भविष्यात मी प्रार्थना सुरुच ठेवत राहणार आहे परंतु त्याचबरोबर त्यांच्यावर चिन्हऐवजी तुम्ही त्यांच्याशी उदारमनाने वागले पाहिजे मी काल तुम्हाला सांगितले की आपण लंडनकडे पाहत राहणे आपल्याला शोभत नाही ब्रिटिश आपल्याला स्वातंत्र्य देऊ शकत नाही ते केवळ आपल्या पाठीवरून उतरू शकतात असे करायचे त्यांनी आदेश ठरवले आहे परंतु आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि त्याला ठोस स्वरूप देणे हे आपले काम आहे हे आपण कसे करणार आहोत जोपर्यंत हिंदुस्तानमधे ब्रिटिशांची सत्ता कायम आहे तोपर्यंत यासंबंधी सुसंगतपणे आपण विचारच करू शकत नाही हिंदुस्तानचा नकाशा बदलवणे ब्रिटिशांच्या हाती नाही शक्य असेल तर शिष्टाचारपूर्वक त्यांनी ठरवलेल्या तारखेपूर्वी हिंदुस्थानातून निघून जाणे आणि कोणत्याही परिस्थितीत निघून जाणे इतकेच ते करू शकतात सध्याच्या परिस्थितीत देशाच्या सध्याच्या नकाशात कोणताही महत्वाचा बदल करण्यात येऊ नये याचे अजून एक कारण आह राजकीय उद्दिष्टांच्या करता हिंसि आधार घेण्यात येऊ नये असे संयुक्त वक्तव्य माझा आणि कायदे आजमच्या सैनिक काढण्यात आल आह या आवाहनानंतरही लोक मोठ्या प्रमाणात वडपणाच्या हिंसख्या मार्गाचा आश्रय घणिष ठर आणि असल्यामुळे सर्व काही ठीक होईल या व्यर्थ आशेने ब्रिटिश तत्ता हिंसेला शरण जाणार असेल तसे कल्याने ब्रिटिश त्यांच्या मागे रक्तरंजित वारसाच सोडतील व त्याकरता केवळ हिंदुस्तानच नाही तर जगसुद्धा ब्रिटिशांना दोषी समज्ल याम् प्रत्यक्तभक्ताला आणि ब्रिटिश सत्तेला सुद्धा मी विनंती कर कितीही भयानक हिंसा झाली तरी त्यांनी सोळा मीसच्या चा। कॅबिनेट मिशनच्या मसुद्याप्रमाणे इथून निघून जाव ब्रिटिश सत्ति आजच्या उपस्थितीत रक्तपात बेलगाम हत्या जाळपोळ आणि याहूनही वाईट तृत्यांमुळे आपली नीतीधर खसल आहा ही सत्ता निघून गेल्यानंतर हिंदुस्तान एक ठेवायचा की त्याचे दोन वा अधिक भागात विभाजन करायचे या यासंबंधी सुसंगतपणे विचार करण्याची सद्बुद्धी आम्हाला सुचेल अशी आशा आहे परंतु त्यानंतरही जरी आम्ही भांडणे सुरुच ठेवली तरी आज जितके आमचे मनोद्रेय खसलेले आहे तितके खसलेले नसेल याची मला खात्री आहे व्यर्थ जरी असली तरी मी आशा करतो की आजप्रमाणे स्वतंत्र हिंदुस्तान हिंसेचे परत असे उदाहरण सादर करणार नाही की ज्यामुळे त्याची आज अशी दयनीय अवस्था झाली आहा प्रकरण बाविसावे प्रार्थना प्रवचन मे 27, एकोणीसशे नवी दिल्ली मे 27, एकोणीसशे सत्तेचाळीस बंधू आज सुद्धा महाराष्ट्रातील त्या स्त्रीकडून मला लांब लसकपत्र मिळाले तिला थांबवत असताना स्वयंसेवकांनी तिच्याशी उचित व्यवहार केला नाही अशी तिची तक्रार आहे तिचे असेही म्हणणे आहे की कुरानमध्ये मुसलमानेतरांना मारण्याची आज्ञा असल्यामुळे हो कुराणातील आयतींचे पठण करण्यात येऊ नये मी कुराण वाचल आहे आणि त्यात मला अशा प्रकारचे काही आढळले नाही उलट पक्षी मुसलमाने तरांवरही प्रेम करावे असे कुरानात सांगितले आहे। जे लोक कुराण वाचतात परंतु त्यातील शिकवणुकीचे अनुसरण करत नाही त्याकरता आपण कुराणाला दोष कसा देऊ शकतो इतकेच नाही तर आपल्याकडे सुद्धा तुलसी रामायण गीता आणि वेदांमधे जिल्ह्या आहे त्याचे अनुसरण कोण करतो धर्माच्या नावावर अधर्माचे अनुसरण करणे मला समजू शकत नाही ईश्वराची भीती मनात बाळगून मी प्रत्येक शब्द उच्चारत असतो ज्या गोष्टीचे या स्त्रीला ज्ञान नाही त्या गोष्टीवर या स्त्रीला लिहिताना मला वेदना होतात कुराणात असे असे लिहिले आहे कारण कोणीतरी तिला तसे सांगितले यावर ती स्त्री विश्वास ठेवते परंतु तुम्ही तुमच्या मनात ठाम असला पाहिजे तिने जरी विरोध केला तरी तुम्ही प्रार्थनेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे परंतु तुम्ही सर्वच तिच्याप्रमाणे बोलू लागलात तरी माझ्या शेवटच्या स्वासनापर्यंत मी प्रार्थना म्हणत राहील तिला दूर करत असताना पुरुष स्वयंसेवकांनी तिच्या शरीराला स्पर्श केला अशी तिची दुसरी तक्रार आहे माझ्या दृष्टीकोनातून त्यात गैर काही नाही गोंधळ करणाऱ्यांना मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष गोंधळ करण्यापासून थांबवण्याकरता दूर करणे हे स्वयंसेवकांचे कामच असते त्यांनी अर्थातच स्त्रियांवर हात उगारू नये वा त्यांना मारहाण करू नये त्यांनी त्यांना सौजन्यपूर्वक समजावून सांगितले पाहिजे विषयावसनेचे विचार मनात नसताना एखाद्याने स्त्रीला स्पर्श केला, तरी काही होत नाही मी सुद्धा फिरत असताना मुलींच्या खांद्यावर हात ठो मग मी अपराध करतो काय त्या सर्व माझ्या मुलीसारख्या आहेत माझ्या मनात जर वाईट विचार असतील तर ते निश्चितच पापपूर्ण असेल सभ्ची व्यवस्था पाहत असताना प्रार्थनेकरता आलख् स्त्रियांना स्वयंसेवकांनी आईप्रमाणे वा बहिणीप्रमाणे वागणूक दिली पाहिजे आईला स्पर्श करावा तसा एखाद्या स्त्रीला स्वयंसेवक स्पर्श स्वयं करु शकतात ते त्यांचव्य आहा आज बराच उशीर झाला आहे यामुळे मी थोडक्यात सांगेन तुम्हा सर्वांना माहीत आहे की मी बिहारमध्ये काम करत आहे बिहारमध्ये मुसलमान फार कमी आहेत एकूण लोकसंख्येत ते मुश्किलीने चौदा टक्के असतील याचप्रमाणे नोआखालीत हिंदू अतिशय कमी आहेत माझ्या नोआखालीच्या कामाच्या संबंधातच बिहारमध्ये गेलो होतो लोक आतापासून दोन जून बद्दल विचार करू लागले आहेत असा फोन बिहारमध्ये काम करणाऱ्या एका मित्राकडून आला होता त्याचप्रमाणे नऊ तारखेला घटना समितीची बैठक होणार असल्यामुळे त्या त्याबद्दलही लोक घाबरलेले आहेत पुढे काय केले पाहिजे अशी विचारणा करणारी पत्रे मला चोहोकडून येत आहेत नोआखालीतील लोकांना धमक्या देण्यात आल्या होत्या की नोव्हेंबरच्या दंगलीत काही हिंदूंना तसेच राहू दिले असले तरी यावेळी सर्व हिंदूंचे धर्मांतर केले जाईल त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, सांगित की तुमची इच्छा असेल तर त्यावेळी परत येईल परंतु जीव देण्याशिवाय तिथे मी अधिक काही करू शकणार नाही परंतु त्यांनी मला बोलावले नाही कोणताही प्रसंग आला तरी त्याला स्वतःच तोंड देण्याची त्यांनी तयारी केली वस्तुतिथी अशी आहे की सर्व हिंदूंना मुसलमान करण्यात त्यांना कधीही यश येणार नाही तसेच बिहार ना बिहारमध्ये घाबरण्याचे कारण नाही दोन जूनची आपल्याला भीती का भाईस राय, लाडू आणणार आहेत हे जरी मान्य केले तरी आपण इतके उत्सुकता असावे मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांचा आपल्याला काहीही उपयोग नाही आपण स्वतः ज्या निर्माण करू त्यांचाच आपल्याला उपयोग असतो बिहारमधील मुसलमानांनी का घाबरावे रामाचे नाव घेणारे हिंदू आपल्या रामाचा विचार करणार नाहीत काय यास याचप्रमाणे सिंधमधील हिंदूंनी का घाबरावे त्यांच्या भीतीचे कारण काय मला तेथून पत्र मिळाली आहे की हिंदूंनी भीतीवर मात केली आहे परंतु घाबरण्याऐवजी ते रामाचे नाव का घेत नाहीत सिंधच्या लोकांची मी त्याच्याजवळ यावे अशी इच्छा आहे अनेक वर्षांपासून मी सिंधमध्ये गेलेलो नसलो तरी तेथील लोकांशी माझे इतके जवळचे संबंध आहेत की एकेकाळी मी स्वतःला सिंधी म्हणून घेत असे दक्षिण आफ्रिकेत सुद्धा माझे सिंधी सोबती होते सिंधी मारवाडी पंजाबी या सर्वांनी माझ्याशी सहकार्य केले आहे त्यातील काही असे होते की जे दारू पित होते आणि मांसार करत होते काहींनी तर माझ्याबरोबर शाकाहारी खाणेपिणी केले आहे या गोष्टी सोडणे त्यांच्याकरता कठीण असूनही ते स्वतःला हिंदू म्हणवत असत मी त्या सर्वांचा मित्र होतो एकाने मी त्याला आणि सिंधला विसरलो काय असे पत्र लिहून मला विचारले परंतु मी त्यांना कसा विसरू शकतो दोन जूनला होणाऱ्या घोषणेच्या आशंकेने लोक सर्वत्र गाभरलेले आहेत असे सांगतात की मुसलमानांनी प्रचंड तयारी केली आहे परंतु कशाची तयारी ते स्वतःचे पशुत रुपांतर होण्याची तयारी करत आहेत काय आपल्याला ईश्वराने चांगला माणूस बनवावे अशी ते मशिदीत प्रार्थना करत नाहीत काय हिंदूसुद्धा मला लिहित नाहीत काय की ईश्वराने ब्रिटिशांना हिंदुस्तान सोडण्याची सुबद्दी द्यावी आणि उन्मादग्रस्त मुसलमानांना सुजानपणा द्यावा अशी आम्ही ईश्वरचरणी मूकपणे प्रार्थना करत आहोत पंजाबमध्येसुद्धा ते दास्तावलेले आहेत कारण ते तिथे अल्पसंख्य आहेत तिथे हिंदूबरोबर सुद्धा आहेत शिकाने घाबरायचे कारण काय तिथे दोन्ही बाजूचे लोक का घाबरलेले लो आहेत आणि पहिल्यांदा तलवार कोण उपसतो याची का ते वाट पाहत आहेत बिहारचे हिंदू मुसलमानांची कत्तल करतील तते मला मारतील बिहारचे मुसलमान माझ्या रक्ताच्या भावासारखे आहेत मला पाहिले की त्यांना आनंद होतो निदान हा एक माणूस आपल्या बाजूने आहे अशी त्यांची खात्री पडली आहे जर कोणीही त्यांना मारील तर तो मला मारील ते जर त्यांच्या आयाबहिणीचा अपमान करणार असतील तर ते माझा अपमान करतील या व्यासपीठावरून मी ही गोष्ट बिहारमधील सर्व हिंदूंना सांगू इच्छितो बिहारच्या मुसलमानांनी घाबरण्याचे कारण काय दोन अतिशय चांगले मुसलमान कार्यकर्ते त्यांची सेवा करत आहेत याशिवाय श्रीकृष्ण सिन्हा बिहारच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत आणि ते फार सावध आहेत गांधीला बिहारमध्ये जायची आह आणि बिहारच्या हिंदूंची कत्तर व्हावी अशी त्याची इच्छा आहे अशा अफवा आजकाल पसरण्यात येत आहेत परंतु माझ्यात जो काही जोर असेल तो लावून सांगतो की बिहारमधील सर्व मुसलमानांना जरी वेड लागले तरी हिंदूंनी त्यांचे अनुकरण करू नये शिखांबद्दल बोलायचे तर शिखांचे म्हणणे असते की एक शीख सव्वा लाखांच्या बरोबरीचा असतो आणि पाच शीख सहा लाखांच्या बरोबरीचे ते असे बोललेले मला आवडते ग्रंथसाहेब आणि गुरु जितके त्यांचे आहेत तितकेच माझेही आहेत मी जर स्वतःला मुसलमान म्हणू शकतो तर मला स्वतःला शीख म्हणून घेण्यात लाच कशाची आणि नानकांना साहेब येथि शिकांनी भावनेने भावनेनिशपूर्ण आचरण केले आहे परंतु आज ते तलवारीचा विचार करत आह त्यांच्याही लक्षातच येत नाही की तलवारीचे युग निघून गेल आह त्यांना कळतच नाही की तलवारीच्या बळावर कोणालाही वाचवता येऊ शकत नाही हि युग अन्वस्त्राचे आह गुरु गोविंद यांनी तलवारीचा उपयोग शिकवला परंतु आज तो अंमलात आणता येत नाही परंतु एक शीख शिक, सव्वा लाख शिकांच्या बरोबरीचा असतो ही त्यांची शिकवण आजही उपयोगी आहे परंतु ती शिकवण तेव्हाच खरी ठरेल जेव्हा शीक आपल्या करता आणि राष्ट्राकरता मरण पत्करतील आपल्यामध्ये शूरवीर स्त्रिया सुद्धा आहेत एका ठिकाणी जेव्हा त्यांची सर्व माणसे मारली गेली होती व कोणत्याही मदतीची आशा नव्हती तेव्हा गुपचूप शरणागती न पत्करता त्यांनी मरण पत्करण्याचा निर्णय घेतला जवळपास पंचाहत्तर स्त्रिया अशा प्रकारे मरण पावल्या त्यांनी आपल्या हाताने आधी आपल्या मुलांना मारले कारण आपल्या मुलांशी कोणी दुर्वर्तन करावे हे त्यांना मान्य नव्हते मला हे सांगायचे आहे की लोक असे वागतात तेव्हाच त्यांचा धर्म जिवंत राहतो मग ते हिंदू असो की मुसलमान मी तर म्हणेन की हीच गोष्ट शिकांनाही लागू होते म्हणजे जर प्रत्येक शिक सव्वा लाखांच्या बरोबरीचं असेल तर त्या सर्वांनी ईश्वरावर लक्ष केंद्रीत करावे आणि सत्री अकाल हे शब्द ओठांवर ठेवून मरण पत्करावे याहून अधिक शौर्याची गोष्ट कोणती असू शकते मला कोणी भ्याड म्हटले तर मला त्याचे काहीही वाटणार नाही मी खरोखर भित्र आहे की नाही हे एका ईश्वरालाच माहीत भित्र्या माणसाने जरी शौर्याचा धडा दिला तर आपण तो सुद्धा स्वीकारला पाहिजे मला कोणाला भ्याड करायचे नाही मी कोणालाही भ्याड केले नाही आणि मी स्वतःही भित्रा नाही प्रकरण तेविसावे प्रार्थना प्रवचन मे अठ्ठावीस एकोणीसशे नवी दिल्ली मे अठ्ठावीस एकोणीशे बंधूंनो आणि भगिनींनो आज कोणीही व्यक्ती आणला नाही वा विरोध केला नाही याबद्दल मला आनंद होतो मला खात्री आहे की उन्माद फार का टिकत नसतो हीच गोष्ट हिंदू मुसलमानांच्या भांडणालाही लागू होते मला अजूनही पत्रे येत आहेत आणि त्यातील काही थोडीशी पत्रे फार चांगली आहेत काही चांगल्या मुसलमानांनी मला लिहिली आहे की हिंदू आणि मुसलमानांनी वेगवेगळ्या धर्माचे पालन केले तर त्यामुळे काही बिघडत नाही त्यांनी यामुळे स्वतःला वेगवेगळे समजू नये इतकेच कुराणमधील पाठ म्हणणे मी थांबवले नाही तर काही हिंदू मला गंभीर परिणामाची धमकी देत आम्ही इथे काळे झेंडे घेऊन येऊ असं त्यांचे म्हणणे आहे आणि इथे येऊन ते काय करणार आहेत वातावरण असे आहे की लोकांना काहीही पाण्याची वा ऐकण्याची इच्छा नाही त्यांना केवळ गोंधळ घालायचा असतो ते सुद्धा येऊन प्रार्थने आणतील परंतु जरेच ते काही घडले तरी तुम्ही जोपर्यंत मला शांततापूर्ण सहकार्य देता हा, तोपर्यंत आपली प्रार्थना सुरुच राहील परंतु तुम्ही सर्व काळे झेंडे घेऊन येणार असाल तर मी स्वतः एकट्याने प्रार्थना करीन तुम्ही जरी माझ्यावर हल्ला केला तरी मी रामनामाचा जप सुरुच ठेवीन तुमच्यापासून माझे संरक्षण व्हावे म्हणून माझ्याजवळ जरी पोलीस असले वा मी जरी तलवार वा बंदूक काढली तरी मला अखेरीस मरावेच लागेल असे जर आहे तर रामना मोठावर घेऊन मी मेलो तर त्याला काय हरकत आहे अशा प्रकारे जेव्हा मी मरेन तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल तुम्हीच तुम्हाला सांगाल की तुम्ही भयानक गोष्ट केली आणि मला मारून तुम्हाला काहीही मिळाले नाही परंतु मी जर पोलिसांचे संरक्षण घेतले तर वा जर मी तुम्हाला मारले तर मला मारल्यानंतर तुम्ही उद्गाराल की मला मारले हे तुम्ही योग्यच केले परंतु मी आशा करतो की तुम्ही आला तेव्हा जितके शांततापूर्ण होता तितकेच शांततापूर्ण रहाल। आज मी काही प्रश्नांचे उत्तर देणार आहे सर्वच प्रश्नांचे उत्तर अर्थातच मी देऊ शकणार नाही काल मला कोणीतरी विचारले की पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे त्याला मारायचे की नाही हा जुनाच प्रश्न आहे वास्तवात त्याने मला विचारायला पाहिजे होते की माणसाला वेळ लागल्यानंतर त्याचे काय करायचे परंतु सत्य हे आहे की आपल्या अंतकरणात जर ईश्वस्त तर कुत्रा सुद्धा आपल्याशी पिसाळ्याप्रमाणे वागू शकत नाही एकदा माझा एक मित्र मला विचारायला आला की जर पिसाळेला कुत्रा प्रत्येकाला जाऊ लागला असेल तर त्याचे काय करायचे मी त्याला सांगितले की कुत्र्याला मारून टाका आणि त्याची जबाबदारी माझ्यावर राहील परंतु तो प्रश्न कुत्र्याचा होता हे उत्तर माणसाला लागू होऊ शकत नाही मला आठवते की मी जेव्हा दहा एक वर्षाचा असेल तेव्हा माझ्या एका भावाला वेळ लागले होते त्यानंतर तो दुरुस्त झाला तो आता नाही परंतु तो मला चांगला आठवतो वेळाचा झटका आला की तो पळत बाहेर यायचा आणि प्रत्येकाला मारू लागायचा परंतु मी त्याचे काय करू शकत होतो मी त्याला मारू शकत होतो वा माझ्या एवढील त्याला मारू शकत होते त्याला कुणीही मारू शकत नव्हता एका वैद्याला बोलावण्यात आले आणि माराण सोडून शक्य प्रकारे माझ्या भावावर औषधोपचार करण्याकरता सांगण्यात आले तो माझा सक्का भाऊ होता परंतु आता मी असा भेद करत नाही आता तुम्ही सर्व माझ्या रक्ताच्या भावासारखे आहात तुम्हा सर्वांचे जरी बाण हरवले आणि माझ्याजवळ जरी, जरी सैन्य असले तरी मी तुमच्यावर गोळी झाडली पाहिजे असे तुम्ही म्हणाल काय इतकेच नाही तर शत्रूला जरी वेळ लागले तरी त्याला गोळी घालून मारता कामा नाही जर कोणाला वेड लागले तर त्याला वेड्याच्या इस्पितळात पाठवले पाहिजे तुम्हाला माहितच आहे की हिंदुस्थानात अशी कितीतरी रुग्णालये आहेत मी अशी वेड लागलेली माणसे पाहिलेली आहेत की ज्यांना खरे म्हणजे मारूनच टाकले पाहिजे परंतु आपण त्यांना डॉक्टर्सच्या शुश्रूषेवर सोडतो मला एक जवळचा मित्र होता तो जवळपास माझ्या भावासारखा होता त्याच्या मुलाला वेळ लागले होते व त्याला जेव्हा वेड्याचा झटका यायचा तेव्हा तो लोकांचा खून करायला धावायचा त्याच्या मुलाला गोळी घातली पाहिजे असे में में काही मी माझ्या मित्राला सुचवले नाही माझी इच्छा असती तर मी त्याला गोळी घालून मारायला लावू शकलो असतो कारण त्यावेळी लोक मला महात्मा म्हणू लागले होते आणि आपल्या देशात महात्म्याला काहीही करण्याचा अधिकार असतो तो खून करू शकतो व्याविचार करू शकतो व त्याला हवे ते करू शकतो त्याला नेहमी क्षमा करण्यात येते त्याला कोण प्रश्न विचारणार परंतु मी देवाला घाबरतो मला वाटते की अजून कोणाला नसलो तरी मी ईश्वराला उत्तरदायी आहे खरे म्हणजे आपल्यामध्ये आज कोणीही महात्मा नाही सर्व अल्पात्मा आहेत असो मी त्या मुलाला डॉक्टरकडे पाठवायला लावले तो तेथून सुद्धा पळाला अजूनही तो बरा झालेला नाही त्याला मुले आहेत आणि कुटुंबातील सर्वांची त्याला साथ आहे या मित्राच्या समस्येप्रमाणे या वेळपणाला कसे हाताळावे याचा मार्ग आपण शोधला पाहिजे आज आपले रक्त खवळत आह चोहोकडून दोन जून बद्दलचे अंदाज आपण ऐकत आहो सुरुवातीला तीन वा चार ठिकाणी झटपट झाली आता सर्व हिंदूंना मारण्याची भाषा सुरु आह आणि हिंदू विचारतील की मुसलमान जर आम्हाला मारणार असतील तर त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना का मारू नये त्यांना रक्तपात करण्याची इच्छा आहे हा जर वेडेपणा नसेल तर मग इतर कशाला वेडेपणा म्हणावे माझा विश्वास आहे की इथे शांतपणे बसलेले लोक या वेळला बळी पडणार नाहीत जर लोक या वेळाच्या भरात आपल्याला मारण्याकरता उत्सुक झालेले असतील तर आपण त्यांना तसे करू देऊ आम्ही त्यांना आम्हाला मारू दिले तर त्यांचे वेळ जाईल काय हे वेळ असे नाही की त्यामुळे आपल्या सर्वांची विवेकबुद्धी बजिरवावी इतकेस नाही तर खरोखरीचा वेडा माणूस आता चाकू घेऊन आपल्या अंगावर धावून आला तरी आपण तो धोका करला पाहिजे आपण घाबरून जायला नको याचप्रमाणे मुसलमान जर पाकिस्तानकरता ओरडत तलवार उसून येत असतील तर मी त्यांना सांगेन की तलवारीच्या धाकावर तुम्हाला पाकिस्तान मिळू शकत नाही देशाचे तुकडे करण्याआधी तुम्हाला माझे तुकडे करावे लागतील जर जन त्यांच्याशी याच भाषेत बोलेल तर ईश्वर त्यांच्या तलवारीचे तुकडे करून इतर स्वतः फेकून देईल मी गरीब असाय माणूस आहे परंतु वेळ आली की तुम्हाला माझे धैर्य दिसून येईल त्यावेळी मी काठीच्या विरोधात काठी उगारणार नाही माझी इच्छा आहे की वेडेपणाला वेडेपणाने उत्तर देऊ नये आपण जर सामंजसपणा धारण केला तर विरोधकाचा वेडेपणा नाहीसा होईल त्यांचे वेळसुद्धा शुष्क होऊन जाईल जर खरा पाकिस्तान व्हायचा असेल तर तो संपूर्ण हिंदुस्तानचाच होऊ शकेल तुम्ही जर उन्मादग्रस्त झाला तर अहिंसा केवळ आमच्याकरताच होती काय असे ब्रिटिश विचारतील परस्परात हिंसेचा प्रयोग करणाऱ्या तुम्हा लोकांच्या अहिंसेचे काय झाले असा आरोप ते आपल्यावर करतील ते स्वतःचे वर्णन आपल्यापेक्षा अधिक चांगले अहिंसेचे उपासक म्हणून करतील आणि म्हणतील की आम्ही जरी बळाचा वापर केला तरी आम्ही समाजातील हुसुव्यवस्था कायम ठेवली अखेरीस त्यांना राज्य करायचे होते आणि त्यांनी असा युक्तिवाद केला तर त्यात काहीही चूक नसेल परंतु मी त्यांना सांगेन की तुम्ही असे करू नका त्यांना जावेच लागेल आणि आपल्या अहिंसक संघर्षामुळे त्यांना जावे लागणार आह इथे लाखो लोकांनी अहिंसक शौर्य दाखवले आहे। तुम्ही युनियन जॅक्समोर शरण गेला नव्हता तुम्ही तुरुंगवास पत्करला आणि तुमचे सर्व काही गमावले या सर्व गोष्टीमुळेच आपण स्वतंत्र होण्याच्या आहोत परंतु आता आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या त्या धारसाबद्दल बोलत नाही जगात आपली बदनामी व्हावी अशा प्रकारे आज आपण वाहत आहोत परंतु आपण असे कधीही करता कामा नाही तुम्हाला खरे स्वतंत्र तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही कुणालाही मारण्याऐवजी स्वतः मरण पत्कराल लॉर्ड माउंट बेटन येत आहेत ते काय आणतात याबद्दल सर्व उत्सुक आहेत त्यांनी जर हिंदूंना काही दिले तर मुसलमानांनी क्षुब्द होण्याचे कारण काय आणि जर त्यांनी मुसलमानांना काही दिले तर हिंदूंना घाबरण्याचे कारण काय आपण त्यांच्याकडे डोळे लावून बसू नये आणि दोन जुंची वाट पाहू नये आपण आपल्या स्वतःकडे पाहावे त्यांनी जर आपल्याला काहीही दिले नाही तर म्हातारे कोतारे मुले बाळे आणि स्त्रिया यांची कत्तल करणे इतके आपले भान सुटले पाहिजे काय दुसरा प्रश्न आहे अंतिम सरकारचे सदस्य ब्रिटिशांच्या तालावर का नाचत आहेत हिंदुस्थानात हिंदू मुसलमान आणि शीख हेच केवळ तीन समुदाय आहेत काय पारसी लोकांना सल्ला मसलीत का घेत नाही त्यांच्या जो शस्त्रे नाहीत हे त्याचे कारण आहे काय आणि जर पारसी लोकांना आमंत्रित करायचे असेल तर मग ख्रिश्चनांच्या कोणत्या दोषाकरता वगळावे आणि मग जू का नाही प्रश्न समर्पक आहे मी सुद्धा या परिस्थितीमुळे व्यथित आहे काँग्रेस सर्वांकरता आहे सर्व लोक तिला पाठिंबा देतात मग तिच्या धैर्याची उणीव का ती केवळ हिंदूंकरता नाही हे खरे आपण त्यांना टाकून देणार आहोत काय काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळात आम्ही तिला जो पाठिंबा दिला त्याचे हे फळ आहे काय असे ते विचारतील व्हाईसराय अंतरिम सरकारच्या काही सदस्यांशीच का चर्चा करतात हे जाण्याची त्यांची इच्छा असेल जवाहरलाल फार मोठे माणूस आहेत म्हणून असे होते काय वा सरदार बारुडोलीचे नायक आहेत म्हणून राजेंद्र बाबू फार मोठे विद्वान आहेत म्हणून वा राजाजी फार हुशार आहेत म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की काँग्रेसमध्ये केवळ हेच लोक नाहीत तुम्ही सर्व काँग्रेसच्या आहात ज्या कोणी काँग्रेसला पाठिंबा दिला असेल व तिच्याकरता काम केले असेल ते सर्व काँग्रेसचे आहेत जे प्रतिनिधी मंडळात जात नाहीत आणि बोलत नाहीत ते सुद्धा तितकेच काँग्रेसचे सदस्य आहेत जितके तर जर हे तीन समुदाय इतरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून काही तडजोड करत असतील तर ती फार दुःखद गोष्ट होईल व त्यांचा शाप आपल्याला लागेल यामुळे आपण जे काही करू ते सर्व समुदायांच्या समानहिताची असेल याची आपण काळजी घेतली पाहिजे मुसलमानांच्या जेव्हाही लक्षात येईल तेव्हा सर्व गोष्टी अतिशय सुरळीतपणे पार पडतील तसे होईल तेव्हा राजकीय उद्दिष्टांच्या प्राप्तीकरता आम्ही हिंसेचा आधार घेणार नाही या ज्या दस्तावेजावर जिना साहेबांनी आणि मी सही केली आहे तो दस्तावेज सर्व विवेकी लोक स्वीकारतील प्रकरण चोवीसावे प्रार्थना प्रवचन मे एकोणतीस एकोणीसशे नवी दिल्ली मे एकोणतीस एकोणीसशे बंधू भगिनीं प्रार्थना संपर्यंत आणि मला जे काही सांगायचे आह तग्त कृपा करून शांत रहा माझी इच्छा आहे की जोपर्यंत मी इथे आहे आणि जिवंत आहे आणि जे लोक इथे भक्तिभावाने आले आहेत त्या सर्व लोकांनी ईश्वराच्या नावाचा जप करावा जे केवळ तमाशा पाण्याकरता आलआहे त्यांच्याबद्दल आपण चर्चा करण्याचे कारण नाही यामुळे मी जे काही सांगतो ते मौन राहून ऐका आज मी तुमच्याशी फार महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आह दो जून आता कुठेतच वेळ राहिला येत्या काही दिवसात तुमच्या मनात असलख्खा सर्वाधिक महत्वाच्या समस्यांवर मी बोलणार आह शांत राहून आणि संयम बाळगून तुम्ही मला आपल्यासे करून टाकले आहा आणि असे करून तुमच्याजवळ माझे हृद्गत व्यक्त करता तुम्ही मला भाग पाडत आहात स्वतःला देशाचे सुपुत्र समजणारे लोक जर शांतपणे आणि विचार करतील तर किती बरे होईल वृत्तपत्रांमधून जाळपोळ लूट आणि हत्येच्या बातम्या सारख्या येत असताना असे करणे खरोखरच फार कठीण गोष्ट आहा दोन जून काय आणणार आहे याबद्दल वा परतल्यानंतर लॉर्ड माउंट बॅटन काय सांगणार आहेत याबद्दल मी मुळीच चिंतित नाही सरकार काय म्हणेल याबद्दल काळजी करण्याची मला मुळीच सवय नाही एकोणीशे पंधरा साली मी इथे आलो तेव्हापासून माझी हीच पद्धत राहिली आहे माझा हिंदुस्तानमध्ये जन्म झाला होता वयाच्या बावीसाव्या वर्षी मी देश सोडला जणू मी वनवासात गेलो होतो वीस वर्ष म्हणजे माझ्या तारुण्यातील सर्वोत्तम काळ दक्षिण आफ्रिकेत घालवल्यानंतर मी घरी परतलो मध्यंतरीच्या काळात मी कोणतीही संपत्ती गोळा केली नाही ईश्वराने मला पैशामागे पळण्याकरता घडवली नाही तर सेवे करता हे अगदी सुरुवातीपासून माझ्या लक्षात होते याशिवाय इतर कशातही मला यश येणार नाही अशी भावना ईश्वराने माझ्या मनात निर्माण केली होती जे काही आपण मिळवतो ते आपले नसून ईश्वराचे असते असे म्हणणाऱ्या गीतीतून मी सेवेचा मार्ग शिकलो मग प्रश्न निर्माण झाला ईश्वराचा साक्षात्कार कसा होईल माझ्या लक्षात आले की ईश्वर जगातील सर्व मानव प्राण्यांमध्ये वास करतो आणि जो माणसांची सेवा करतो तो ईश्वराची सेवा करतो मग आपण ईशोपनिषदातील मंत्राकडे येतो त्यात म्हटलेले आहे ईश्वर जगातील प्रत्येक गोष्टीत व्यापलेला आहे मी जेव्हा त्रावण कौरमध्ये होतो तेव्हा या मंत्राचा अर्थ दरोज स्पष्ट करून सांगत असे हा मंत्र पुढे सांगतो सर्व काही सोडा आणि तुमचे कर्तव्य करा आणि दुसऱ्याच्या संपत्तीची लालसा धरू नका ही इतकी साधी गोष्ट आहे की एखाद्या मुलाला सुद्धाही समजू शकते परंतु त्याचा सखोल अर्थ सहज लक्षात येत नाही परंतु आपण सगळे वयस्क आहो आणि आपल्याला तो अर्थ कळलाच पाहिजे यामुळेच त्याच्या या महान गोष्टीबद्दल मी तुमच्याशी बोलतो आपण जरा अर्थ समजून घेतला तर आपल्याकरता भांडण्यासारखे काय राहते मी आता तुमच्याशी जी बोलतो ती फार मोठी गोष्ट आहे आता मी मुख्य मुद्द्यावर येतो ज्यासंबंधी आज मला तुमच्याशी बोलायची आह मी आज थोडा त्रास घेतला आहे इंग्रजीत माझे भाषण लिहून काढण्याकरता मला वेळ मिळतो काय आपले इंग्रजी उत्तरपत्रांनी माझे भाषण प्रकाशित केलेच पाहिजे त्यांच्याजवळ अर्थातच बी ए आणि एम ए या पदवी आहेत परंतु माझ्या हिंदी भाषणाचा अचूक अर्थ अभिव्यक्त करता यावा इतके त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नाही कारण इंग्रजी त्यांची स्वतःची भाषा नाही ती त्यांच्याकरता अपरकीय भाषा आहे इथे मात्र मी हिंदुस्थानीत बोलणार आहे कारण ती जवळपास माझी मातृभाषा आहे आणि जवळपास तुम्हा सगळ्यांचीही ती पूर्णपणे मातृभाषा आहे यामुळे या भाषेत मी जे सांगतो ते तुम्हाला अचूक कळत इथे असलख् या बाई माझ्या भाषणाचे इंग्रजीत अनुवाद करतात कारण तिला इंग्रजी बरेच चांगले तरीही तिच्या अनुवादात काही उणीवारा होऊन जातात यामुळेच आज मी थोडा वेळ खर्च केला आणि इंग्रजीत माझे भाषण लिहून काढले आज मी हे लक्षात ठेवून बोलेन परंतु वृत्तपत्रे केवळ माझे लिखित भाषण प्रकाशित करतील तर आता मी त्या पत्राने सुरुवात करीन ज्या पत्रातून प्रार्थना सुरु ठेवल्याबद्दल मला शिव्या घालण्यात आल्या आह त्यांचे म्हणणे आहे की मी खोटारडा आहे आणि मी प्रश्नाचे नीट उत्तर देत नाही जे अशा गोष्टी लिहितात ते बालिश आहेत ते वयाने प्रौढ असू शकतील परंतु मानसिक विकासाच्या दृष्टीने ते अजून लहानच आहेत त्यांना सर्वाधिक गोष्ट काय बोचत असेल तर ती म्हणजे मी त्यांना प्राण घेण्याऐवजी प्राणार्पण करण्याकरता सांगतो त्यांचे म्हणणे आहे की मी हिंदूंना हिंसेचे उत्तर हिंसेने देण्याकरता सांगावे जाळपोळीचे जाळपोळीने मानवतेचा नियम नाकारून जंगलच्या कायद्याचा पुरस्कार करण्याकरता सांगण्याचा अपराध माझ्या आयुष्यात मी कधीही करू शकत नाही जर कोणी मला मारायला आला तर देवा याच्यावर दया कर अशी ईश्वराला प्रार्थना करत मी मरण पत्करेन याऐवजी या, या लोकांचा आग्रह आहे की आधी मी समोर मारण्याची विनंती करावी आणि नंतर आवश्यकता असली तर तुम्ही मरण पत्करा ते म्हणत असतील की जर असे बोलण्याची माझी तयारी नसेल तर मी माझे धैर्य माझ्याजवळ ठेवावे आणि जंगलात जाऊन निवृत्त व्हावे परंतु ते मला हे का सांगतात मुसलमान लोकांना मारत आहेत म्हणून यामुळे हिंदूंनीसुद्धा हत्येचा मार्ग अनुसरून स्वतःचा अदप्पात घडून आणला पाहिजे काय आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी उन्मादासमोर शन्नागती पत्करावी काय मुसलमान जर चुकीच्या मार्गाने जात असतील तर आपण जायला पाहिजे काय त्यांचे म्हणणे आहे की सर्व मुसलमान दुष्ट आहेत अंतकरणातून धोकादायक आहेत त्यांचा असाही दावा आहे की सर्व हिंदू देवदूतासारखे आहेत परंतु मी असा दावा मान्य करू शकत नाही मला एका मुसलमान स्त्रीचे पत्र आले ती विचारते की मी आवझो अभिलला उर्दूत का म्हणत नाही याच्या उत्तरात मी इतकेच सांगू शकतो की मी जर असे केले तर मुसलमान माझ्यावर रागवतील आणि विचारतील की अरबी भाषेतून उर्दूत भाषांतर करण्याचा अधिकार मला कसा मिळतो ते जेव्हा मला मराठीची भाषा करतात तेव्हा मी त्यांना ते काय सांगू सत्य हे आहे की एखादी गोष्ट तिच्या मूळ भाषेत वा ज्यावर अनेक लोकांनी कष्ट घेतलेले असतात त्या भाषेतच गोड वाटते बिशपने भरपूर मेहनत घेतली आणि इंग्रजीतील बायबलमध्ये तोच गोडवा यावा म्हणून प्रयत्न केले आणि त्यामुळे इंग्रजी बायबल लॅटिन भाषेतील बायबलपेक्षाही गोड झाले इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी बायबलचा अभ्यास केलाच पाहिजे मी इंग्रजी भाषेचा द्वेष करत नाही उलट कौतुक वाटते परंतु चुकीच्या ठिकाणी ठेवल्यामुळे ती अडगळ झाली आहे यामुळे आउजो भाषेचा गोडवा हरवण्याची माझी इच्छा नाही आपल्याजवळ असे कवी नाहीत की जे त्याचा इतक्यात गोड भाषेत अनुवाद करु शकतील अहिंसेच्या चिरंत नियमावर माझा ठाम विश्वास असला तरी आज मी त्याविषयी बोलणार नाही आवश्यक विचारविनिमय कल्यानंतर संपूर्ण हिंदुस्तानने तो नियम स्वीकारला तर तो, तो जगाचा निर्विवाद नेता बनेल इथे मात्र मला इतके सांगायचे आहे की कोणत्याही माणसानी विवेकाशिवाय इतर कशासमोरही शरण जाऊ नये परंतु मला असं दिसत की आपण विवेकाचा पूर्णपणे त्याग केला आहे विवेकाचा आवाज तेव्हाच बुलंद होऊ शकतो जेव्हा असते। आज जे काही घडत आह त्यात विवेकाला कुठेही जागा नाही त्यात मानवतेला नाकारण्याशिवाय इतर काहीही नाही आपण जवळपास पशु झालो आहोत हिंदूंनी आज इथ आणि मुसलमानांनी आज तिथ हा आकार माजवला अशा बातम्या वृत्तपत्रामधून दररोज येत आह हिंदू आणि मुसलमान ही आज स्वैरपण अधम प्रवृत्तीच दर्शन घडवत आह याबाबतीत कोण पुढे जातो हि पाहण व्यर्थ आहा गुडगाव शेजारच्या जिल्ह्यातील अनेक गावं जाळून टाकण्यात आली असल्याची बातमी आली आहे या जाळपोळीत दोन समुदायातील कोण जबाबदार आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे परंतु अचूक माहिती मिळणे कठीण आहे तुमच्या आजूबाजूला इतके काही घडत असताना तुम्ही भाषणे देत कसे बसू शकता असे लोक मला विचारू शकतात परंतु जेव्हा तुम्ही लोक इथे आला आणि जेव्हा गुडगावमध्ये इतके काही घडत आहे तेव्हा माझ्या अंतकरणात काय आहे ते मी तुम्हाला निश्चितच सांगेन मला तुम्हाला इतके सांगायचे आहे की तुमच्या स्वभोवती जरी आग पडलेली असेल तरी तुम्ही शांत तर राहिले पाहिजे विचलित न होता आपल्या आगेची स्वाधीन होण्याची तयारी असली पाहिजे घाबरून गेल्यामुळे दोन जूनला असे आणि असे होणार आहे असे का सांगत फिरावे जे लोक असे जर ठेवतील हो त्यांच्याकरता त्या दिवशी काहीही होणार नाही याबद्दल निखालसपणे खात्री बाळगा आपल्यापैकी प्रत्येकाला एक दिवस मरायचे आहे कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही असे असताना आम्ही धैर्याने मरण पत्कर परंतु शेवटच्या श्वासापर्यंत चुकीचे काम करणार नाही आणि जाणीवपूर्वक आम्ही कोणालाही मारणार नाही असा निर्धार आपण का करू नये एकदा का तुम्ही असा निर्धार केला की तुम्ही तुमचा मानसिक तोल जाऊ देणार नाही आणि मग तुम्हाला कुणाकडेही पाण्याची गरज वाटणार नाही ज्या लोकांना पाकिस्तान धाकट दपश्या आणि दहशतीने हवा आहे त्यांना तुम्ही स्पष्टपणे सांगितले पाहिजे की या मार्गाने तुम्हाला एक इंचसुद्धा पाकिस्तान मिळणार नाहीत जर तुम्ही न्यायाने वागाल आम्हाला विवेकाने पटवून द्याल आणि जगाची समजूत पटवून द्याल तर तुम्हाला संपूर्ण हिंदुस्थान मिळू शकेल परंतु दडपशाहीने तुम्हाला काहीही मिळणार नाही आणि मी ब्रिटिशांना काय सांगू शकतो ते जर कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावानुसार वागणार नसतील तर तसे करणे विश्वासघाताचे होईल आम्ही विश्वासघात करणारही नाही ना, ना कोणाला विश्वासघात करू देऊ आम्ही दोघांनाही सोळा मेच्या घोषणेची चिंता आहे घटना समितीची बैठक सोवा मेच्या पेपरच्या संदर्भातच होत आह सत्ता सोपवून निघून जाण हे ब्रिटिशांचे काम आह त्यानंतर घटनेनुसार स्थापित झालख स्वतंत्र हिंदुस्थानी लोकांचे सरकार काहीही करू शकते हिंदुस्तान एक ठवायचे की त्याचे दोन वा अधिक भागात विभाजन करायचे त्याच आधारावर आम्ही पुढे जाऊ शकतो आमच्या राष्ट्रहिताच्या दृष्टीन आधी आम्ही आमच्या दक्षात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जोपर्यंत तुम्ही हा रक्त संघर्ष थांबवत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही असे देशातील प्रक्षुब्ध वर्गाला सांगितले पाहिजे परंतु आम्ही घाबरून गप्प बसणार नाही या चार दिवसात आपण जरा धडा शिकलो असू तर आपण सर्व काही मिळवू त्यांनी गोळा केलेल्या सर्व शस्त्रांचा त्यांना प्रयोग करू द्या आपण जर इतक्या शक्तिशाली साम्राज्याविरुद्ध पाय घट्ट रूड उभे राहू शकलो आणि त्यांच्या शस्त्रांना घाबरलो नाही आपण जर त्यांच्या ध्वजाला घाबरलो नाही तर आपण लटमड्यांचे कारण काय समोर शक्ती पाशवी शक्ती आहे असे गृहीत धरले व त्यामुळे आपण जर तिच्यासमोर वाकलो नाही तर आपण स्वातंत्र्य गमावू अशा भीतीने अतिशय कठीण परिश्रम करून स्वातंत्र्याच्या या पूर्व सायंकाळी आपण चूक करता कामा नये तो मार्ग विनाशाकडे नेणारा आहे लंडन येणाऱ्या तारांचा मी गांभीर्याने विचार करत नाही संबंधित पक्ष स्वतःहून आपसात तडजोड करून काही बदल करू इच्छित नसतील तर सोळा मेच्या वक्तव्यातील शब्द आणि भावना यांच्यापासून ब्रिटन तूज भरईरणार नाही या आशेला मी बिलगुल या करता त्यांनी भेटायला पाहिजे आणि मान्य होईल असा तोडगा शोधला पाहिजे ते वक्तव्य काँग्रेसनं आणि ब्रिटिश सरकारन मान्य केली आहा या दोघांपैकी कोणीही आपले शब्द फिरवले तर तो विश्वासघात होईल लोकांमधे काय कुजबुज सुरु आहे ते लोकांना कळले पाहिजे असे म्हणतात की भारतातील ब्रिटिश अधिकारी अप्रामाणिक आहेत असे म्हणतात की या दंगली त्यांचा हात आहे आणि तोन्ही समुदायांना याकरता हुसकावत असतात परंतु जोपर्यंत हे गंभीर आरोप निःसंशयपणे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आपण ते फेटाळले पाहिजे खरे म्हणजे आपली इच्छा नसेल तर या दंगली हूळ कशा शकतात असे सुद्धा मी म्हणे इथं असलखा मुलीशी मी भांडणार नसेल तर तसे करण्याकरता मला कोण बाध्य करू शकतो आणि लॉर्ड माउंटबटन समोरील काम काही सोपे नाही ते फार मोठे सेनापती आहेत शूर आहेत परंतु ते आपले शौर्य इथं दाखवू शकत नाही ते आपल्या सैनिकांसह इथं आलेले नाहीत त आपल्या सैनिकी गणवेशात इथे आलेले नाहीत इथं मुलकी अधिकारी म्हणून आलिआहे आणि ब्रिटिश सत्तेपासून हिंदुस्तानला स्वतंत्र करण्याकरता मी इथं आलो असं त्यांचे म्हणणं आह आता तिवा आणि कोणत्या पद्धतीन परततात हे आपल्याला पाहायचे आह लॉर्ड मॅंटबर्टन यांना व्हाईसाळ्याच्या कार्यालयाची प्रतिष्ठा वाढवायची आह त्यांना आपल्या बुद्धी कौशल्याने खरा मुत्सद्दीपणा सिद्ध करायचं आह त्यांनी जर चूक क्ली वा विलंब लावला तर ती गोष्ट त्यांना शोभणार नाही यामुळे ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो अशी आपण सर्व प्रार्थना करूया आणि आपण मे सोळाच्या वक्तव्यात कोणताही बदल लादू शकत नाही हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे याशिवाय वेगळे काही जर ते करतील तर तो विश्वासघात होईल आणि विश्वासघात कोणालाही मदत करू शकत नाही विश्वासघाताचे कधीही चांगले परिणाम होऊ शकत नाहीत प्रकरण पंचवीसावे प्रार्थना प्रवचन मे तीस एकोणीसशे नवी दिल्ली मे तीस एकोणीसशे बंधूंनो आणि भगिनींनो कृपा करून लंडनकडे पाहू नका व्हायसरायकडे पाहू नका ना असे नाही की ब्रिटनमधील इंग्रज अप्रामाणिक आहेत त्यांच्यातील बरेचसे लोक सज्जन आहेत लॉर्ड माउंट बॅटन सुद्धा सज्जनग्रस्त आहेत परंतु ते सर्व त्यांच्या ठिकाणी चांगले आहेत परंतु ते जेव्हा इथं येतात आणि आमच्या कामात हस्तक्षेप करतात तेव्हा ते सर्व अदम आपले भविष्य ब्रिटिशांच्या संरक्षणावर अवलंबून आहे ही कल्पना आता कालबाह्य झालेली आहे इंग्रजांना नागरी सेवेत कायम ठेवण्याकरता आपण कर्तव्यबद्ध नाही सेवा क्षेत्रात नसले लोकही त्यांची इच्छा असल्यास इथे राहू शकतात त्याचप्रमाणे व्यापारांची इच्छा असेल तर ते सुद्धा राहू शकतात परंतु त्यांच्या रक्षणाकरता एकही इंग्रज सैनिक ठेवला जाणार नाही ते इथे केवळ सेवा आणि हिंदुस्थानी लोकांचे प्रेम यांच्या बळावर राहू शकतात उन्माद अवस्थेत कोणी त्यांना दुखापत केली तर आम्ही जबाबदार राहणार नाही हिंदुस्तानचा अखेरचा निरोप घेण्याकरता ब्रिटिशांना काही वेळ लागू शकतो त्यांनी जून तीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस ही तारीख लक्ष म्हणून ठरवली आहे आजपासून तिला बरोबर एक वर्षाचा अवधी आहे त्यांना शक्य असेल तर त्यांनी त्या तारखेपूर्वीच जायला पाहिजे वचन चिट्टीचा मान ठेवण्यासारखे हे आहा वचन चिट्टीचे पैसे रविवारी द्यायचे असतील तर ते देमवारपर्यंत दे लांबवता येऊ शकत नाही त्या तारखेनंतर ते एक दिवसही राहू शकत नाही ब्रिटिश जनतेने त्यांना दिलेल्या आदेशाचे त्यांनी पालन केले पाहिजे अखेरीस व्हाईस रॉय ब्रिटिश जनतेचे सेवक आहे त्यांचा काय करण्याचा उद्देश आहे आणि कशाप्रकारे त्यांचा जाण्याचा विचार आहे ते दोन अथवा तीन जूनला उघड करतील हे त्यांचे कर्तव्य आहे आणि त्यांनी ते पार पाडलेच पाहिजे आपण आपल्या कर्तव्याकडे पाहिले पाहिजे आणि मग मला प्रश्न पडतो की मी कोण आहे आणि मी कोणाचे प्रतिनिधित्व करतो अनेक एक वर्षापूर्वी एकोणीशे सा साली मी काँग्रेस सोडली होती परंतु मी काँग्रेसचा सेवक आहे मी अनेक वर्ष सेवा केली आहे आणि अजूनही करत आहे याचप्रमाणे मी मुस्लिम लीगचाही सेवक आहे आणि संस्थानिकांचाही मी सर्वांची सेवा करतो परंतु कोणाचेही प्रतिनिधित्व करत नाही मी कायदे आजमचे प्रतिनिधित्व करतो कारण शांततेकरता करण्यात आलेल्या आव्हानावर त्यांच्याबरोबर मी सही केलेली आहे कोणत्याही राजकीय उद्दिष्टाच्या परिपूर्तीकरता हिंसेचा अवलंब करण्यात येऊ नये या आव्हानावर आम्ही दोघांनीही सही केलेली आहे ही फार मोठी गोष्ट आहे या आव्हानावर इतर लोकांच्यासुद्धा सह्या असायला पाहिजे होत्या परंतु या आव्हानावर गांधीजी सई पाहिजे असा जिना जीनासाहेबांचा आग्रह होता अशा प्रकारे मी जीनासाहेबांचा प्रतिनिधी झालो त्यांच्याशिवाय मी कोणाचेही प्रतिनिधित्व करत नाही परंतु मी त्या आव्हानावर हिंदू म्हणून सई केलेली नाही मी हिंदू म्हणून जन्माला आलो होतो यात काही संशय नाही हे सत्य कोणी नाकारू शकत नाही परंतु मी चांगला मुसलमानही आहे कारण मी चांगला हिंदू आहे याचप्रकारे मी पारसी आणि ख्रिश्चन सुद्धा आहे सर्व धर्मांच्या मुळाशी एकच ईश्वर आहे सर्व धर्मग्रंथ हीच गोष्ट सांगतात मी कुराण वाचलेले आहे आणि कुराणात धर्मावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तींना मारून टाकण्याचा आदेश आहे असे जे त्या बाई म्हणाल्या त्या विचारांशी मी सहमत नाही बाद खान आणि अब्दुल समत, समत खान यांच्याशी मी चर्चा केली त्यांनी कुराणातील आयती अतिशय गोड शब्दात म्हटल्या आणि मुसलमानेतरांना मारण्याचा कुराणात आदेश नाही असं मला सांगितले तुम्ही मुसलमान नाही म्हणून आम्ही तुम्हाला मारून टाकू असे बिहार बिहारमधील एकही मुसलमान मला म्हणाला नाही आणि नोआखालीमधील मौलवी सुद्धा असे सांगत नाहीत उलट पक्षी त्यांनी ढोलकबरोबर रामदून म्हणायला आम्हाला परवानगी दिली धर्मावर श्रद्धा नसणारा ईश्वराला उत्तरदायी असेल इतकेच कुळांमध्ये म्हटलेले आहे परंतु ईश्वर तर प्रत्येकाकडून स्पष्टीकरण मागेल मुसलमानांकडून सुद्धा आणि तो तुम्हाला तुमच्या शब्दाबद्दल नाही तर वर्तनाकरता स्पष्टीकरण मागेल परंतु ज्यांना घाण पायाची सवय असते त्यांना कुठेही घान दिसत असते अशी कोणतीच गोष्ट नाही की ज्या चांगले आणि वाईट यांचे मिश्रण नाही इतक्याच कशाला आपल्या मनुस्मृतीत अस्पृश्याच्या कानात उकळत्या शिष्याचा रस होतावा असे सांगितले आहे परंतु धर्मग्रंथांची ही कधी शिकवण नाही असे मी म्हणेन करुणा हे सर्व धर्माचे मूळ आहे असे जेव्हा तुलसीदास म्हणतात ते सर्व शास्त्रांचे सार सांगतात कोणताही धर्म कोणालाही कधीही मारायला सांगत नाही तुलसीदासाच्या खालील दोयाप्रमाणे आपण वागलो पाहिजे जडचेतन गुण दोषमय विश्व किन्न करतार संत हंस गुण गि पय परिहरी वारी विकार जाणीव असणारे आणि नसणारे चांगले आणि वाईट ही सर्व ईश्वराची लेकरे आहेत ज्याप्रमाणे हंस पक्षी दूध पितो आणि पाणी टाकून देतो त्याप्रमाणे ईश्वरी प्रवृत्तीचा माणूस चांगले घेतो आणि वाईट टाकतो पाकिस्तान मिळवता हा मार्ग नाही हे आपण मुसलमानांना सांगितले पाहिजे जोपर्यंत ते जाळपोळ आणि हत्याकांड थांबवत नाही तोपर्यंत त्यांना पाकिस्तान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे मुसलमानांनी पाकिस्तानच्या मागणीच्या मागे लागू नये असा आग्रह हिंदूंनी सुद्धा धरू नये परंतु माझा प्रश्न आहे पाकिस्तानच्या नावावर तुम्ही विनाकरण भांडण्याचे कारण काय अखेरीस पाकिस्तान काही भूतपिशाचं नाही खरा पाकिस्तान तो असेल जो प्रत्येक मुलाच्या संरक्षणाची ग्वाही देईल माणूस कोणत्या धर्माचा असला आणि त्याची जीवनपद्धती कोणतीही असली व तो ब्राह्मण असला व बनिया असला वा पंडित असला वा अजून कोणत्याही धर्माचा असला तरी त्याला पाकिस्तान हो वा हिंदुस्तान असं संरक्षण मिळाले पाहिजे यामुळे देशातील हिंसक कृत्य थांबवण्याकरता जीनासाहेबांना माझ्याबरोबर संपूर्ण देशाचा दौरा करण्याची मी विनंती करतो जोपर्यंत या अत्रिकी गोष्टी सुरु आहेत तोपर्यंत पाकिस्तानसंबंधी एकही शब्द ऐकण्याची आमची तयारी नाही हे मी माझे सहकार जीनासाहेब यांना आणि संपूर्ण जगाला सांगेन एकदा हे थांबले की आम्ही एका ठिकाणी बसून पाकिस्तान हवा की हिंदुस्तान यासंबंधी चर्चा करू शकतो भावापावाप्रमाणे जेव्हा आम्ही बसू तेव्हा आम्ही मिठाई वाटू आणि रोषणाई करू या मैत्रीपूर्ण वातावरणातूनच पाकिस्तान अस्तित्वात येऊ शकतो आणि केवळ मैत्रीपूर्ण संबंधातूनच भारत तग धरू शकतो आपण जर भांडण सुरु ठेवले हो तर हिंदुस्तानचा सर्वनाश होईल मागील वर्षाच्या सोळा मेच्या वक्तव्याच्या आधारावर तडजोडीशी चर्चा होऊ शकते त्यातील एक स्वल्पविराम सुद्धा काढता येत नाही जी गोष्ट या वक्तव्याच्या परिक्षेत्राबाहेरील असेल तिच्यात ब्रिटिशांना सुद्धा काहीही करण्याचा अधिकार नाही आणि त्या वक्तव्यावरील काही सुद्धा आम्ही मागत नाही आम्ही स्पष्ट केले पाहिजे की आम्हाला जरी मरण पत्करावे लागले वा संपूर्ण देशाची राग झाली तरीही धाक दपट पाकिस्तान दिला जाणार नाही